अध्याय दोनशे सव्वीसावा इंद्र आणि नमुची यांचा संवाद भीष्म म्हणाले युधिष्ठिरा या संबंधानेच नमुची आणि इंद्र यांच्यामध्ये पूर्वी झालेला संवाद इतिहास म्हणून सांगत असता तो असा पूर्वी लक्ष्मीने नमुचीचा त्याग केला असताही तो समुद्रामध्ये अक्षोभ्य स्थितीत राहिला होता त्याला प्राण्यांच्या उत्पत्तीचे व प्रलयाचे ज्ञान होते एकदा इंद्रत्यास म्हणाला हे नमुचे तुझे वैभव नष्ट झाले असून तू स्थानभ्रष्ट व शत्रूंच्या अंकित होऊन पाशबद्ध झालेला आहेस तेव्हा याबद्दल तुला शोक होत नाही का नमुची म्हणाला इंद्रा शोक अनिवार्य झाला म्हणजे शरीराला पीडा होते आणि शत्रूंना आनंद होतो सारांश शोकापासून कोणत्याही प्रकारे सहाय्य होत नाही म्हणूनच मी शोक करीत नाही या जगतात जे काही आहे त्या सर्वाचा शेवट व्हावयाचा देवाधिपते संताप करून घेतला म्हणजे नाश होतो आणि आयुष्याचा व धर्मास्तव खिन्नता उत्पन्न करणारे जे दुःख प्राप्त होईल त्याचकडे लक्ष न देता सुज्ञ पुरुषाने अंतःकरणामध्ये कल्याणमय व प्रिय अशा परमात्म्याचे ध्यान करावे ज्या ज्यावेळी मनुष्य आपले अंतकरण परमेश्वराकडे लावील त्या त्यावेळी त्याचे मनोरथ पूर्ण होईल यात संशय नाही तो परमात्मा हा एकटाच या जगताचा शास्ता आहे दुसरा कोणीही शास्ता नाही मनुष्य गर्भाशयामध्ये असला तरी तो शास्त्रात याचे शासन करीत असतो खोल प्रदेशातून जाणारे प्राणी ज्याप्रमाणे वाहत पाणी ज्याप्रमाणे वाहत असते त्याप्रमाणे त्याने जशी योजना केली आहे तसा मी वागत आहे मला प्राण्यांच्या उत्पत्तीचे आणि प्रलयाचे ज्ञान आहे ज्ञानापासून श्रेष्ठ अशा परमात्म्याची प्राप्ती होते हेही मी जाणीत आहे तथापि मी ज्ञान संपादन करीत नाही धर्म व अधर्म या दोघांच्या मार्गातील कर्मे मजकडून घडत आहेत हे माझे सर्व परमात्म्याच्या योजनेच्या अनुरुधाने चाललेले आहे मनुष्याला ज्या ज्या जे मिळाव्याचे असते त्या त्यावेळी ते मिळतेच आणि ज्या ज्या वेळी जी गोष्ट घडाव्याची असते त्या त्यावेळी ती अवश्य घडतेच ब्रह्मदेव ज्या ज्या गर्भाशयांमध्ये प्राण्याची योजना करतो त्या त्या ठिकाणीच त्याला राहावे लागते त्याची स्वतःची इच्छा असेल तेथे ते त्यास त्या राहावयास मिळत नाही सांप्रत मला जी स्थिती प्राप्त झाली आहे ती अशी व्हावयाचीच अशी ज्याची सर्वदा भावना असते त्याला केव्हाही मोह पडत नाही प्राण्यांना कालगतीचे आघात होत असतात व त्यामुळेच त्या दुःख होते या सुखदुःखाची योजना करणारा वस्तुत कोणी प्राणी नसतो असे असता एखाद्याचा शत्रू दुसऱ्याला होणाऱ्या दुःखाचा उत्पादक मी आहे असे मानित असतो ही शोचनीय गोष्ट ऋषी देव मोठमोठे दैत्य वेदत्रयाचे ज्ञान असलेले पुरुष आणि वनामध्ये वास्तव करणारे मुनी यापैकी या, या लोकांमध्ये कोणावर संकट येत नाहीत अर्थातच सर्वावर येतात पण ज्यांना त्यांचा आदी आणि अंत याचे ज्ञान असते ते गडबडून जात नाही तत्वज्ञान असलेला पुरुष केव्हाही अपराध करीत नाही क्रुद्ध होत नाही क्लेश पावत नाही व आनंदही पावत नाही तसेच द्रव्यसंबंधी आणि इतरही संकटे ओढवली तरी शोक न करिता तो हिमाचलाप्रमाणे स्वभावत स्थिर असतो अत्यंत उत्कृष्ट प्रकारे आपले कार्य सिद्ध झाले म्हणून जो बेभाम होऊन जात नाही काल गतीने संकट ओढवले म्हणून जो मूढ बनत नाही आणि सुख असो वा दुःख असो ते जो तटस्थपणाने भोगीत असतो तोच मनुष्य श्रेष्ठ होय मनुष्याला जी जी स्थिती प्राप्त होईल त्या त्या स्थितीत त्याने वाईट न वाटू देता आनंदाने राहावे आणि कष्ट देणारा मानसिक संताप अशा रीतीने शरीरातून काढून टाकावा इंद्रा लहान मोठी अथवा मध्यम अशी एकही सभा नाही की जी मध्ये सदैव भीती नाही विद्वान लोक जी कर्मे करतात त्यांचे फल काय मिळणार हे कळणे दुरापस्त असते मोह पावण्याचा प्रसंग आला तरीही विद्वान लोक मोहग्रस्त होत नाहीत ज्ञानवृद्ध पुरुषावर दुस्तर असेही संकट ओढवले आणि तो पदच्युत झाला तथापि तो मोहग्रस्त होत नाही जे केव्हाही प्राप्त होण्यासारखे नसते ते मंत्रसामर्थ्याने शौर्याने ज्ञानाने उद्योगाने सुस्वभावाने सदाचाराने अथवा विपुल अशा द्रव्यानेही मिळत नाही मग ते मिळाले नाही म्हणून शोक कशासाठी माझ्या जन्मकाली विधात्याने जे काही ठरवून ठेवले असेल तेच ज्या अर्थी मी उपभोगणार आहे त्या अर्थी तरी माझे काय करणार विधात्याच्या नियमाप्रमाणे जे मिळाव्याचे असेल तेच मिळते जिकडे जावयाचे असेल तिकडेच जाणे घडते आणि जी सुखदुःखे प्राप्त व्हावयाचे असतात तीच प्राप्त होतात हे पूर्णपणे समजले म्हणजे मन मनुष्य मोहग्रस्त होऊ शकत नाही आणि कोणत्याही प्रकारची संकटे ओढवली तरी त्यामध्येही सर्वद्रव्य संपन्न आयाप्रमा सुखी ओम तत्सत्